जा जा ज्यााने मन जाय त्या त्या ताने निजरूप तुझे मीठे बीतो मस्तक जा ते ते सद्गुरु तुझे पाय दोनी सदगुरुनाथ महाराज की जय सद्गुरुनाथ महाराज की जय आदी महाराष्ट्र कवी व महासाधू श्री मुकुंदराय यांचा विवेक सिंधू हा ग्रंथ आणि या ग्रंथाचं पूर्वार्ध सर्व ब्रह्मितीविवरण हे आपण सातव्या प्रकरणात पाहिले आणि याचबरोबर ह्या विवेक सिंधू ग्रंथाचा हा पूर्वार्ध ह्या सातव्या प्रकरणाबरोबरच या इथे संपलेला आहे परंतु यापुढे ह्या विवेक सिंधू ग्रंथाचा पूर्वार्ध प्रकरण पहिले म्हणजे स्थूल देहनिरसन हे असून या ग्रंथाचं निरूपण आणि ह्या प्रकरणाचं निरूपण या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत आत्तापर्यंत ग्रंथाचे पूर्वार्ध सांगितले त्याचा अर्थ पाहू गेले तर फारच खोल कारण तेथे विश्वाच्या रूपाने परमपवित्र अशा ब्रह्माचेच निरूपण केले आहे तेथे जी प्रपंच प्रपंचरचना सांगितली ती उकलल्या वाचून केवळ ब्रह्म असे जे परम निर्माण ते प्राप्त व्हायचे नाही आता विवेक सिंधूचा प्रसिद्ध उत्तरार्ध सांगायचा तो सांगण्यात येईल तर चित्त सावधान करून ऐकावे श्री मुकुंद मुनिकृत वेदांतशास्त्रातील तत् तम असे या तीन भिन्नपदा पदावरील व्याख्यान व वा महावाक्याचे विवरण ज्यात आहे तो हा विवेक सिंधू होय <coughs> हा श्रद्धापूर्वक ऐकला असता संसारव्याधीचे अगदी निर्मूलन होते आणि मूर्तिमंत सायुज्यमुक्ती हातास येते येथे महावाक्याचा विचार आणि स्वरूपाचा निश्चय सांगण्यात येईल येथे प्रपंचाचे तर अगदी परिपूर्ण निरसनच केले आहे जेणेकरून जीवाचे व ईश्वराचे ऐक्य घडते तेज पदत्रय तेच महावाक्य होय त्या पदत्रयाची व्याख्या आता सांगण्यात येईल तर तत् तो परमात्मा व तम पदार्थ जीवात्मा आणि ह्या उभयतांनाही असित पदाच्या ठिकाणी तदात्मा असे म्हणतात तोच तत्पदार्थ दोन प्रकारचा आहे एक शबल आणि दुसरा शुद्ध त्याचप्रमाणे शबल व शुद्ध ह्याच वेदांनी तम ही दोन प्रकारचा आहे जेथे मायारूप शक्तिचक्राचा अंगीकार केला आहे जो सृष्टी आदी करून व्यापार करतो तो परमात्मा सर्वेश्वर शबल तत्पदार्थ होय मायोपाधिरहित प्रपांच्याहून वेगळे अत्यंत निर्मळ असे जे केवळ प्रब्रह्म तो शुद्ध तत्पदार्थ होय देहत्रायाने असणारे अविद्या वासना व कर्मे यांनी वेढलेले त्रिविधतापाने तापलेले व तापवलेले जे चैतन्य तो शबल त्व पदार्थ होय देह्रयाहून निराळे अविद्या वासना कर्म ह्यापासून मुक्त असे जे तत्वच प्रत्येक चैतन्य तो शुद्ध तोम पदार्थ होय शबल तो वाच्य होय शुद्धाला लक्ष म्हणतात ह्या दोहपैकी शबलाच तेवढा टाकून द्यावा आणि शुद्ध तेवढा घ्यावा जो शुद्ध तत्पदार्थ तोच शुद्ध तोंब पदार्थ होय उभयतांच्या ऐक्याने असेद पदाच्या ठिकाणी परमार्थ होतो म्हणजे परम अर्थ म्हणजे तिन्ही पदांच्या अर्थाचा शेवट म्हणजे परब्रह्म होतो अशा प्रकारे तोंब पदार्थाचे शोधन केले असता जीवेश्वराचे के ऐक्य सिद्धच आहे घटमठ नाहीसे झाले म्हणजे केवळ आकाशच राहते असेच होय येथे वाक्यअर्थ महावाक्याचा अर्थ म्हणजे नुसता संबंध नव्हे किंवा विशेष प्रकारचा अथवा चांगला संबंध असे म्हणायचे नाही तर येथे महावाक्याने वाक्यार्थाचा अखंड संबंध असे समझावे वाक्यार्थाचा अखंडपणा तेच भ्रमामध्ये एकस लीन म्हणजे पूर्णपणे लीन होणे होय असो अशा प्रकारे महावाक्याचा अर्थ तुला तत्त्वता निरूपण केले या अखंडाचा विचार करणारा तोच तू तो तत्वता लक्षात तोच तत्वतात्व पदार्थाचे परिशोधन म्हणजे विचार जानतो, आता तत्व तत्वपदार्थाचे विस्तारपूर्वक विवरण करण्यात येईल तर मन एकाग्र करावे तत्पदार्थ तो आत्माराम होय त्याचा विचार करावायला फारसे श्रम नकोत म्हणून आधी तोमपदाचा विचार ऐक जीव अज्ञानाने भ्रम पावला लिंग शरीराने बद्ध झाला आणि स्थूल देहाप्रधी इव्हन पराधीन होऊन बसला त्या अध्याकारी अधिकारी जीवाला किंवा शिष्याला गुरु म्हणाले तू स्थूल देह नव्हेस अशी तू आपली स्वानुभवाने खात्री करून घे ज्याप्रमाणे घटाला पाहणारा चक्षु काही घट होत नाही तसाच जड देहाला पाहणारा तू बिलकुल तो देह नव्हेस दृष्टाच दृश्याचा दृष्टांत असतो तो, तो त्याच्या दृश्याहून लक्षांनी लक्षणांनी भिन्न असतो ही प्रसिद्ध उपपत्ती स्वनुभवाने कोनस बरे समजेल तू चक्षु घट हा भिन्न आहे असे म्हटलेस म्हणजे द्रष्टा दृश्याचा जो भिन्नपणा चित्तास भासला तो मनामध्ये प्रत्यक्ष सिद्धच आहे असे समजावे आत्मा तर द्या वेगळा दिसत नाही मग तो भिन्न कसा हे तू दृष्टांताद्वारे आपोआप समजून घे काष्टाच्या ठिकाणी अग्नि असता तो जसा काष्टाच्या प्रकाशक असतो म्हणजे काष्ट हे व्याप्त अग्निव्यापक असतो हे ध्यानात आण तसाच दृश्य देहामध्ये दे असताना द्रष्टा आत्मा हाही भिन्न लक्षण आहे हे तुला स्वानुभावाने समजून घ्यावायचे फारसे प्रयास नकोत देहाला तर आकार आहे आणि येथे षडविकार आहेत आत्मस्वरूप निर्विकार आहे मग तो देह कसा होणार निद्रा मरण वगैरे अवस्थांपैकी देहाने जर काही जाणले असते तर त्याला काही तरी आत्मा म्हणता आले असते निद्रा व मरण हे जाणणारा आत्मा बोधानेच वर्ततो आहे म्हणून तो देहात असा देहाहून वेगळा आहे असे समज जन्मकाळी व जन्मस्थिती जन्मकाळी जन्म आणि स्थितीकाळी स्थिती व मरणकाळी मरण या जड देहाला कसे समजणार दृश्याला दृष्टेपणा दृश्याचे दृश्य कसे बरे होणार म्हणून देह आत्मा हाच आत्मा मानणे दृश्याला दृश्यपणा द्रष्ट्याला दृश्य दृश्याला दृष्टेपणा व द्रष्ट्याचे दृश्य कसे हो कसे बरे होणार म्हणूनच देह म्हणूनच म्हणूनच देह आत्मा मानणे हा जो भ्रम तो टाकून दे जडालाच आत्मा मानणारा जो चार चावा, चारवारकांचा सिद्धांत प्रकट झाला आहे तो तू स्वानुभवे करून निसंशयपणे आणून पाडलास विवेक्षण्य जे आहेत ते ध्येय हाच आत्मा म्हणतात प्रत्यक्षालाच प्रमाण समजतात आणि मरण तोच मोक्ष असे मानतात वेदशास्त्रे पुराणे यास जे प्रमाण मानतात किंवा ते मानत नाहीत ते धिट पाखंडे होत त्यांची बोलणी कोणी जमेस धरावी जर ध्येय हाच जर आत्मा तर ध्येय व्हावा हे कर्म कोणी केले म्हणायचे आणि मग देहावस झाल्यानंतर सुखदुःख तरी कोण भोगतो समजायचे म्हणून आत्म्याला तू देहाचे वेड लावून लावू नकोस तर मग जड देह हा काय काय मिळून झाला तर तो पंचभूतांचा पंचीकरणाने झाला असे समज आता ती पंचीकृत पंचभूते कशी आहेत म्हणशील तर सृष्टिक्रमाच्या प्रकरणात सांगितली आहेतच त्यांच्या 25 ना ही पंचवीस अंशांधी धीय हि सज्ञा तर जड़ होत होता अंश आत्मा ये कभी ही होने नहीं आनी अंशापस ध्यय है स्थूलरूप है आत्मा तो, आत्मा तो आत्मा कसा हो पिंडा विचार के आत्मा मुच नवे जागृति हितेथिल अवस्था होय तो आत्मा कसा होना देहाभिमानपूर्वक ज्ञानेंद्रियाच्या द्वाराने बुद्धीला बाह्यविषयाच्या ज्ञानाचे स्मरण होत असते तीच जागृती होय जड देह आणि जागृती अवस्था ह्या दोघांचा अभिमानी विचार करू गेले तर विश्व हा होय आत्मा काही नव्हे अशा विषयी वेदांतशास्त्रांत अनंत आहेत जड जागृती आणि विश्व हा जो रजोगुणात्मक प्रपंच तो तुला दृश्य होय आणि नेत्रस्थान स्थूलभोग हे अदृश्य होई तेव्हा ते तू ते कसे असशील हा स्थूल प्रपंचाला तू निश्चयाने जाणत आहेस म्हणून वेदांताच्या भाषेत तू अवलंबन म्हणजे साक्षी होस जो कोणी कोणी कोणी तत्त्व व्यापक आहे म्हणतात देहातील एका स्थानावर लक्ष लावतात त्यांना एक असे काहीच कळत नाही ते खंडज्ञानी होत गुय्यस्थानी आधार नावाचे कमळ आहे ते रक्तवर्ण असून चतुर्दळ म्हणजे चार पाकळ्यांचे आहे आणि वन शन शन आणि सन गुयस्थानी आधार नावाचे कमळ आहे ते रक्तवर्ण असून चतुर्दो चतुर्दळ चार पाकळ्यांचे आहे ते वन शन शन आणि सन या वर्णाने ते अत्यंत सज्ज प्रकाशवान आहे त्याचे कोणी चिंतन करतात लिंगस्थानी अधिष्ठान नावाचे कमळ आहे ते शळदळ म्हणजे सहा पाकळ्यांचे असून पितवर्ण आहे बम भम मम यन रम आणि लम ह्या अक्षराने ते युक्त आहे कोणी कोणी स्थान मात्रांना निश्चय करून त्याचेच ध्यान करतात नाभिस्तानी म्हणजे बिंबीच्या जागी मणिपूर नावाचे कमळ आहे व ते नीलवर्ण म्हणजे निळे असून त्यास दशदळे म्हणजे दहा पाकळे आहेत तथपासून फळपर्यंत अक्षरे असून ते मोक्षफळ देणारे आहे म्हणून कोणी कोणी त्याचे चिंतन करतात हृदयामध्ये अनाहत नावाचं कमळ आहे ते वर्णानं अग्निसारखे असून बारा पाकळ्यांचे आहे कमपासून ठमपर्यंत तिथं बीजाक्षरे प्रत्येक दलावर प्रकाशमान झालेली असतात कंठामध्ये जे चक्र आहे ते विशुद्ध समजावे ते सोळा पाकळ्यांचे अत्यंत शुभ्र असे आहे तेथे अकारादी सोळा स्वर प्रत्येक पत्रावर झळकत असतात भुवया भुवा यांच्या मध्यभागी अग्नि म्हणून कमळ आहे त्याला दोन पाकळ्या असून ते विद्युत म्हणजे वीज वर्ण आहे ते, तेथे हम व क्षम ही वीजचिन्हे वर्ण असून ते मोक्षपळदाते आहेत असेही कोणी कोणी म्हणतात ह्या बिंदूसह वर्तमान मात्राक्षराने युक्त अशा षटचक्रांनी म्हणजे कमळांनी शोभणारे तेच ते परमतत्व होय असे म्हणणारे ते विवेकविन मूर्ख होत या षट चक्रांच्याही वर एक सहस्रार म्हणून एक हजार बाकड्यांचे कमळ आहे त्यामध्येच कोणी कोणी निळ्यावरणाच्या प्रकाशाचे चिंतन करतात <coughs> सप्तचक्रांचे अंतराळ आकाश ते निर्मळ परमतत्व होय असे काही जण बडबडतात पण ते ज्ञानशून्य होत कोणी कोणी अंधारात कोंडून घेतात आणि प्राणायाना यामाने प्राणायामाने निजलेल्या कुंडनिलेला जागृत करतात वष षडचक्र भेदून ब्रह्मरंध्राला निवून पोचवतात तेथे अनाहत नावाचा ध्वनी प्रगट होतो व चित्त महाशून्यामध्ये संभरस पावते म्हणजे पूर्ण लीन होते मिलून जाते ते परमकळा स्वयं ज्योती प्रकाशमान होते कोणी कोणी मनाचा आणि वायूचाच ग्रास करतात व तोम तेवढ्यानेच आनंदाने स्पोजू स्फोजू लागतात परंतु त्यांना परतत्वाची शुद्धीच राहत नाही <coughs> तू उडियानं नव्हेस की जालंधर नव्हेस कावर नव्हेस की सूक्ष्मविवर म्हणतात तेही तू नव्हेस तू पूर्णगिरी किंवा ही नव्हेस तू मेरू नव्हेस की त्रिकूटही नव्हेस भ्रमरगुंफा नवेस की गुल्हाट नव्हेस तीन ग्रंथी नव्हेस की श्रीहटही नव्हेस ती तू कशी बरे होशील तू भाटी नव्हेस की ताली ही नव्हेस तू उन्मनी नव्हेस की अंगीयाळीही नव्हेस किंवा नादबिंदूच्या रोळातही तू नाहीस तू रेचक नव्हेस की तू पूरक नव्हेस कुंभक नवेश की त्राटकही नवेश। उलट तू तर ह्यांचा प्रवर्तक आहेस मग तेच तू कसा बरे होशील तू मंत्रही नवेश की अनुष्ठानही नवेश। ध्यारणा नवेश की ध्यान मंत्रही नव्हेस समाधी किंवा आसन यापैकी तू नव्हेस हे देहाचे स्थानमान हे सारेच खंड ज्ञान होय या दृश्याचे जर तुला ज्ञान आहे तर तेच तू कसे होशील मुळी देहच जेथे अनित्य आहे ते त लय व लक्ष सत्य कसे मानावे म्हणून सर्वच मिथ्याभास खंडज्ञान होय जे जे मनाने जाणले तेथे सारे दृश्य होय तेव्हा ते आत्मा कसे होईल तेव्हा हे सर्वही टाकून देऊन आपण होऊन त्या परमतत्वाचा अनुभव घ्यावा देहादी प्रपंचाच्या साक्षत्वाने संबंधी तत्वे टाकून देऊन स्वात्मबोधाने म्हणजे स्वस्वरूपही सुखी होऊन राहावे तुझे स्वरूप निर्विकार आहे तेथे देहाचे षडविकार नाहीत मग वर्णाश्रम गुळाचार व कुळाचार वगैरेचं नाव तेथे कसे काढावे श्री मुकुंदराज म्हणतात अशा प्रकारे हे निरर्थकच आहे हे जाणून सत्य तेच शब्द बोलवला तर मुनिजनांनी इकडे चित्त द्यावे श्रीमद विवेक सिंधु सहारक्रमे गुरुशिष्य संवाद नाम प्रथम प्रकरण साम सगुरुनानक महाराज के जे